पुस्तक हसत जगाव, लेखक दादाराम साळुंखे वाचक विद्या पाटील प्रकरण आठवे स्वप्नपूर्ती परमेश्वराने माणसाला दोन देणग्या दिल्या आहेत एक म्हणजे त्याला सतत टवटवीत ठेवायला लावणारे हास्य आणि दुसरे म्हणजे स्वप्न स्वप्न फक्त मानव प्राणीच पाहू शकतो कोणत्या मानवेतर प्राण्याने झोपेत अथवा एखादे ध्येय ठेऊन ते पूर्ण करण्याचे स्वप्न पाहून आपल्या मार्गाला सांगितल्याचे माझ्या तरी ऐकण्यात नाही मूळ जन्माला आल्यापासून ते मातारे होळीपर्यंत ति विविध अवस्थातून जात असते अशा विविध अवस्था त्याला विविध प्रकारची स्वप्ने पडतात लहान मुलाला पडणारी स्वप्ने अभ्यासाची खेळाची त्यातील यशापयशाची असतात तरुणांना पडणारी स्वप्ने भविष्यकाळ असतात कधीकधी वास्तवात प्रेमात आलिली अपयश तो स्वप्नात भरून काढतो आणि समाधानी होतो जो स्वप्ने पाहतो तो तरुण असतो जो स्वप्नेच पाहत नाही तो तरुण्याच्या संकल्पनेत बसत नाही तारुण्याने फुललेल्या तरुणाला पडणारे स्वप्न हे बऱ्याच वेळा प्रेमाचेच असते झोपेत पाहिलेली स्वप्ने बऱ्याच वेळा नुकसान देणारी असतात तर जागेपाणी पाहिलेली स्वप्ने भविष्य निर्माण करून जीवनाला संपन्न करतात शेख महम्मद असा झोपेत स्वप्न तरुण होता तो खेडोपाडी काचेच्या बरण्या विकत होता एके दिवशी गावात फिरल्यामुळे त्याला कंडाळ आला विश्रांती घ्यायच्या उद्देशाने तो एका झाडाखाली बसला बरण्यांचा हारा त्याने पायाजवळ ठेवला क्षणात तो झोपी गेला त्याच्या स्वप्नात राजाच्या प्रधानाची मुलगी आली त्याने स्वप्नातच तिला मागणी घातली तिने लगेच होकार दिला त्याला आश्चर्य वाटले प्रधानाची मुलगी लगेच तयार होत असेल तर राजाची मुलगी का तयार होणार नाही म्हणून त्याने प्रधानच्या मुलीला लात मारली वास्तवात ती लात हाऱ्यावर बसून काचेच्या सर्व वरण्या त्याचे सर्व स्वप्न उद्ध्वस्त झाले म्हणून पुढे त्याने स्वप्न पाणी बंद केले असेल असे नाही व्ही खांडेकर म्हणतात तरुण माणसं उद्याच्या स्वप्नांचे पंख पसरून चांदण्या वेचायला वरवर जाऊ इच्छितात अशी स्वप्नी अनेकांनी पाहिली आ आणि ती पूर्णत्वास नेली हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारेछत्रपती शिवाजी महाराज आईच्या मार्गदर्शनाने स्वराज्याचे निशाण भडकवितात त्यासाठी सर्व जातीपातीची माणसं एकत्र करून त्यांना युद्धाचे प्रशिक्षण देतात त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून स्वराज्याचे स्वप्न दाखवितात छत्रपतींच्या स्वप्नातील स्वराज्य सत्यात उतरले हस्वप्न पूर्ण होण्यासाठी अनेकांना आपले प्राण गमवावे लागले परंतु स्वप्नाची पूर्ती मात्र झाली मुमताजच्या प्रमाक म्हणून शहाजहांनी ताजमहाल बांधण्याचे स्वप्न पाहिल आणि तूर्ण कल आज हाच ताजमहाल जगातील सात आश्रऱ्यांमधला जात आह स्त्री शिकली कुटुंब शिक्षण आणि कुटुंब शिकल कुटुंब शिकले तर समाज शिक्षण पाहणार महात्मा फुले व वा सावित्रीबाई फुले यांनी चिपळूणकरच्या वाङ्यात बुलीसाठी शाळा काढून आपल्या स्वप्नातील स्त्री शिक्षण सत्यात आणल आज शिक्षणाबद्दल स्त्रियांच्यामध्यझलि जागृती म्हणजेच त्यांच्या स्वप्नांची पूर्ती आह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर खडतर ज्ञानसाधना करून दलितांच्या उन्नतीसाठी आपले जीवन समर्पित करून त्यांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क देण्याचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्णत्वस नेले आयुष्यभर सत्याच्या वाटेवर चालून अशक्यप्राय वाटणाऱ्या अहिंसेच्या मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे स्वप्न महात्मा गांधींनी पाहिले आणि अखंड भारत घडविला सशस्त्र क्रांतीची स्थापना करून ठोसास ठोसा या न्यायाने इंग्रजारबरोबर लढणारे स्वतंत्रवीर सावरकर भारताला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठवतात ते आपल्या पत्नीला म्हणतात मुलं वाळ होणे चार काट्या बांधून घरटी बांधणी असे चिमण्या कावळेही करतात पण हजारोंच्या घरासोण्याचा दूर निघावा असे वाटणे म्हणजे संसार होय म्हणूनच प्रत्येक घरासोण्याचा दूर काढण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले आणि पूर्ण कल मूळ अल्बानिया देशातून समाजसेवप्न उराशी बाळगून कोलकाता शहरातील मोलीजल इथं दाखल झालेल्या मदर त्रिसा यांनी अखंडपणे अपंग कुष्ठरोगी यांच्यासाठी काम कल विविध परिचूषिकांतून मिळालेल्या रकमेतून चैन न करता आपल्या स्वप्नपूर्तीसाठी मिळोदुर्वर मुलांसाठी रुग्णालय सुरु कलि आयुष्याचे दहा हजार दिवस सहा बाय सहा फुटांच्या तुरुंगात घालविणारे नेन्सर मंडला यांनी दक्षिण आफ्रिकेच्या अखंडतेचे स्वप्न पाहिले आणि त्याच्या पूर्ततेसाठी आपली निम्म्याहून जास्त आयुष्य अंधाऱ्या कोठडीत घालविले अतिशय गरिबीत दिवस काढणारा मायकेल जॅक्सन जगात एक नंबरचा डान्सरहून खूप श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहतो काळा म्हणून हिरला जिद्दीनं वयाच्या बाराव्या वर्षी ग्रामी पुरस्कार मिळवितो आणि दोन हजार सातशे एकर जागेत नेव्हरलँड नावाचा बंगला उभा करतो त्याच्या स्वप्नाच्या पूर्तीतील जिद्द आत्मविश्वास जगाला वेळ लावणार आह आज तरुणमुळे मायकेल जॅक्सन होण्याचे स्वप्न पाहता यातच त्याच्या स्वप्नाचे फलित आपल्याला पाहायला मिळत ध्रुभई अंबानी यांनी पाहिल स्वप्न आज रिलायन्सच्या माध्यमातून आपल्यासमोर आहा खिशा तवघेवीस रुपये घेऊन चित्रपटसृष्टीत अभिनेता बनण्यास आलिया देवानंद यांनी अतिशय खडतर स्थितीत दिवस काढले त्यांचे स्वप्न चॉकलोट हिरो या माध्यमातून पूर्ण झालेले आपल्याला दिसते लंबो म्हणून ज्यांची हिटाळणी केली जात होती तो अमिताभ आजही चित्रपटसृष्टीतील शही शाह आह आवाज पातळ म्हणून ज्यांना पूर्वी टोचून बोलले जात होते नाकारले जात होते त्या लता मंगेशकर यांनी आज जगामध्ये आपल्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केल आहा स्वप्नांच्या आणि सिद्धीच्यामध्ये अनंत अडचणी असतात त्या दूर करण्यासाठी पहिले पाऊल जोडे महत्वाचे तेवढे अखंडपणे त्या स्वप्नांचा पाठपुरावा करणे ही गरजेचे असते तरच आपल्या स्वप्नांची पूर्ती होऊ शकते